पुस्तक बापूंचे आशीर्वाद दररोज करता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग तीन बापूंचे आशीर्वाद दररोज करता विचार एप्रिल 25 एकोणीशे पंचेचाळीस सत्याग्रहीच्या शैलीप्रमाणे राहून माणूस सत्याग्रही होत नसतो शुद्ध सत्याचे पालन करूनच माणूस सत्याग्रही होत असतो एप्रिल सव्वीस एकोणीसशे डोळ्यांना जे अस्वच्छ दिसते तेच केवळ अस्वच्छ असते काय पांढऱ्या कपड्यावर थोडासा घाणीचा डाग जरी पडला तरी आपण अस्वस्थ होतो परंतु काळ्या कपड्यावर कितीही गान असली तरी आपण त्याची फिकीर करत नाही एप्रिल 27 एकोणीसशे पंचेचा आपल्याला काळे अशुद्ध आणि पांढरेशुद्ध वाटत असते परंतु पांढरा नैसर्गिक नसला तर तो जसा दोष मांडला जातो तसेच काळे जेव्हा नैसर्गिक असते तेव्हा तो गुण होतो एप्रिल अठ्ठावीस एकोणीसशे जो माणूस मी मृत्यूला घाबरत नाही असे म्हणतो तोस मृत्यूला सर्वात जास्त घाबरतो आणि तो करता, सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग करतो ही किती विचित्र गोष्ट आहे एप्रिल एकोणतीस एकोणीशे पंचे मुलगा आईवडिलांना नमस्कार करतो ही प्रार्थनाच आहे मग आपणा सर्वांच्या वडिलांचाही वडील आहे वडिला त्याचे काय करावे इथे प्रार्थनेचा संकुचित अर्थ घेण्यात येऊ नये एप्रिल तीस एकोणीसशे आजच्या टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित झालेला थॉट फॉर द डे मला आवडला त्याचा आशय आहे सत्यावर विश्वास ठेवा खरा विचार करा आणि सत्यमय जीवन जगा असत्याचा कितीही विजय होत असलेला दिसला तरी ते सत्यासमोर कधीही टिकू शकत नाही मे एकोणीशे पंचेचाळीस जिथे कुठे दांभिकपणा असतो मग त्याच्याबरोबर काही चांगले जरी असले तरी त्या चांगल्याकरता सुद्धा तिथे जाऊ नका तुम्ही जर गेला तर ते वाईट सहकार्य केल्यासारखे होईल जे कधीही करायला नको मे दोन एकोणीशे पंचेच्या दुधात जर विष असले तर जसे आपण फेकून देतो तसेच चांगल्याच जर दांभिकपणाचे विष मिसळलेले असले तर ते सुद्धा आपण नाकारले पाहिजे मे तीन एकोणीसशे पंचे कन्फ्युशियस म्हणतो सुव्यवस्थित राज्यात आधारावर प्रगती मोजत नाही तिथे लोकांच्या आणि त्यांच्या पुढाऱ्यांच्या चारित्र्याची शुद्धता हीच करी संपत्ती मांडण्यात येत मे चार एकोणीसशे पंचेचाळ मन दोन प्रकारचे असते एक अधपतीत करते दुसरे उन्नत करते आपण सतत याचा विचार केला पाहिजे आणि एक दुसऱ्यातील अंतर समजून घ्यायला पाहिजे मे पाच एकोणीसशे पंचेचाळ ज्याप्रमाणे इतर लोकांनाच आपली पाठ दिसू शकते आपण ती पाहू शकत नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या चुका पाहू शकत नाही मे सहा एकोणीशे मृत्यू म्हणजे अतिशय हाल अपेष्टांमधून मुक्ती नाही काय मग तो येतो तेव्हा शोक का करायचा मे सात एकोणीसशे पंचेच्या जीवन गुलाबाच्या फुलासारखे आहे कारण जीवन सुद्धा काट्यांनी भरलेले आहे मे आठ एकोणीशे पंचेच्या खरे भीती एकाच गोष्टीची असली पाहिजे काहीतरी हलकटपणाची वा खोटेपणाची गोष्ट करण्याची मे नऊ एकोणीशे अर्धवट शिरलेला भात जसा फेकण्याच्या लायकीचा असतो तसेच निष्काळजीपणाने केलेले कामही फेकून देण्याच्या योग्यतेचे असते मे दहा एकोणीसशे पंचेच्या माणसाला खरे बोलण्याची आणि सत्याचरणाची भीती का वाटावी मे अकरा एकोणीसशे पंचेचा इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे जो अगदी खरा आहे भित्रे लोक मृत्यूपूर्वी अनेकदा मरतात भीतीने कोणी रोज मरतात कोणी दररोज नाही तर वारंवार वार मरतात मी अनेकदा म्हणालेलो असल्याप्रमाणे खरा मृत्यू अशांतीपासून सुटका आहे भीतीने मेल्यामुळे अशांती वाढते आणि माणसाची वाईट अवस्था होते मे बारा एकोणीसशे पंचेचा ईश्वराला कोणत्याही नावाने बोलावले तरी त्याच्यात जर ईश्वरी गुण असतील तर आपण त्याला निश्चितच नमस्कार केला पाहिजे मे तेरा एकोणीशे मग ईश्वर कसा असेल निराकार आणि निर्गुण आणि तरीही तो सर्व गुणांचे भांडार आहे आणि सर्व गुण असूनही निर्विकार आहे मग ईश्वर पुलिंगिका हा शुद्ध व्याकरणाचा प्रश्न आहे आपल्या संकल्पनेतील ईश्वर निराकार असल्यामुळे तो स्त्रीलिंगीही नाही आणि पुल्लिंगीही नाही मे चौदा एकोणीशे पंचेचा एका नियमाचा भंग झाला तर अपरिहार्यपणे इतर नियमांचाही भंग होतो मे पंधरा एकोणीशे पंचेचा सुखात सुख पाहणे दुःखी होणे आहे खरे सुख दुःख आणि यातना यातून उसळून वर येते मे सोळा एकोणीशे कृत्रिम नाही तर खरे हास्य हे खरे भाषण असते आणि ती भाषणापेक्षाही प्रभावी असते मे सतरा एकोणीशे पंचे माणूस नियमबद्ध राहिला तर त्यामुळे त्याला जे समाधान मिळत तेच त्याची प्रकृती राखते, आणि त्याचे आयुष्य वाढवत मे अठरा एकोणीसशे अहंकार माणसाला पूर्णपणे खाऊन टाकतो याचा पुरावा प्रत्येकाकडून क्षणोक्षणी मिळेल मे एकोणीस एकोणीशे उलट पक्षी नम्रपणा आणि सौजनशीलता मानसाचे पोषण करते व त्याचा विकास करते मे वीस एकोणीसशे पंचेच्या प्रत्येक वाया गेलेला मिनिट कधीही भरून काढता येत नाही हे माहीत असूनही कितीतरी वेळा आपण वेळ वाया घालवतो मे एकवीस एकोणीशे पंचेचा अकारण उच्चारलेला शब्दसुद्धा सत्याचा भंग करतो यामुळे मौन पाळल्यामुळे सत्याचरण सोपे होते मे बावीस एकोणीसशे दिशा आणि गंतव्यस्थान न ठरलेले जहाज ज्याप्रमाणे इकडे तिकडे भरकडत असते त्याचप्रमाणे कोणत्याही आदर्शाशिवाय केलेले श्रम व्यर्थ असतात मे तेवीस एकोणीशे पंचेचाळीस आगगाडी ज्या शक्तीमुळे चालते विमान ज्या शक्तीमुळे उडते आणि माणूस ज्या शक्तीमुळे जगतो ती दैवी शक्ती असते मग तुम्ही तिला कोणत्याही नावाने बोलवा आगगाडी वाफेच्या इंजिनने चालत नसते विमान त्याच्यात बसवलेल्या मोटरच्या मदतीने उडत नसते आणि माणूस केवळ केवळ हृदयाच्या गतीने जगत नाही मे चोवीस एकोणीसशे पंचेचा समतेचे फळ गोड असतात याचा दर क्षणी अनुभव येत असतो मे पंचवीस एकोणीसशे पंचेचा दुराग्रह आणि खंबीरपणा यात फार मोठे अंतर आहे आपला दृष्टिकोन इतरांवर लादने हा दुराग्रह आहे खंबीरपणात आपण स्वतःवर एखादी गोष्ट लादतो आणि त्यामुळे इतर लोक स्वतःहून ती गोष्ट मान्य करतात मे सव्वीस एकोणीसशे जेव्हा काम भरपूर असते आणि ते करण्याकरिता वेळ फार थोडा असतो थो, तेव्हा माणसाने काय करावे धीर धीरला पाहिजे आणि जे काम सर्वात जास्त उपयुक्त असेल ते केले पाहिजे व बाकी ईश्वरावर सोडून दिले पाहिजे ईश्वराने जर अजून जीवन दिले तर अजून केव्हा तरी ते काम हाती घेता येईल मे सत्तावीस एकोणीशे माझा चेहरा धुण्याकरिता आम्ही चष्मा काढला नंतर तो चष्मा परत उचलण्याचा माझा विचार होता परंतु तसे करायला मी विसरलो का कारण इतर कशाकडे तरी माझे लक्ष वेधले गेले होते आणि त्यामुळे मी बेफिकीर झालो होतो याला अव्यवस्थेपणा म्हणतात जो अतिशय धोकादायक असतो मे अठ्ठावीस एकोणीसशे पंचेचाळीस माणूस जेव्हा काहीतरी चुकीचे करतो तेव्हा त्याला लाज वाटते परंतु तो जेव्हा काही चांगले करतो तेव्हा त्याला ते सर्वांना कळावे असे वाटते का मे एकोणतीस एकोणीसशे द्वेष करणाऱ्यालाच तो खातो ज्याचा माणूस द्वेष करतो त्याच्यावर त्याचा, त्याचा काहीही परिणाम होत नसतो कदाचित त्याला त्याची कल्पनाही नसते मे तीस एकोणीसशे द्वेषाच्या विरोधी गोष्ट आहे उदारपणा उदारपणामुळे आपण कोणाचाही द्वेष करत नाही कोणत काही गुण असले तर त्याची आपण स्तुतीच करतो आणि आपण काही मिळवतो मे एकतीस एकोणीसशे पंचेचा माणूस स्वतःलाच कसा फसवत असतो हे मी दर क्षणी पाहत असतो जून एक एक एकोणीशे पंचेचा जो सगळ्यांना खुश होण्याचा प्रयत्न करतो तो कोणालाही खुश करू शकत नाही जून दोन एकोणीसशे पंचेच्या स्तुती करायची तर ईश्वराची गुणगान करायचे तर ईश्वराचेच असे करू तेव्हाच आपण सर्व काळजी आणि कटकटींपासून मुक्त होऊ जून तीन एकोणीशे ईश्वराला खुश कसे करायचे त्याचे गुणगान कसे करायचे त्याच्या प्राणीमात्रांची माणसांची सेवा करून जून चार एकोणीशे पंचेचाळ सवयीमुळे माणसाला आपण केव्हा काय बोलतो हे जर कळत नसेल तर माणसाने त्या सवयीपासून मुक्तता करून घेण्याकरिता तोंडावर दुपट्टा वगैरे बांधला पाहिजे वा ओठावर पट्टी चिट्टवून ते बंद केले पाहिजे जून पाच एकोणीशे इच्छा विविध प्रकारच्या असतात चांगल्या वाईट आणि शक्य कोटीतील माणसाने केवळ त्याच्या इच्छा, इच्छा केल्या पाहिजे ज्या चांगल्या असतील आणि शक्य कोटीतील असतील जून सहा एकोणीशे पंचेचाळ वेगवेगळे लोक शास्त्रांचा वेगवेगळा लो अर्थ लावतात जो अर्थ आपल्याला मूलत चांगला म्हणून भावतो त्यानुसार आपण चाललो आणि वागलो पाहिजे मग आपण लावलेला अर्थ व्याकरणाच्या दृष्टीने चूक जरी असला तरी हरकत नाही अट इतकीच आपण लावलेला अर्थ नैतिकतेच्या विरोधी नसला पाहिजे आणि आम्हाला आत्मसंयमाकडे नेणारा असला पाहिजे जून सात एकोणीशे असत्यवादी करता अनेक पळवाटा ठेवत असतो आणि तो जेव्हा एका व दुसऱ्या पळवाटींनी निसटतो तेव्हा आपण फार हुशार आहो असे त्याला वाटते खरे म्हणजे असे करून तो करता खड्डे खोदत असतो जून आठ एकोणीशे पंचेचाळीस उलट पक्षी सत्यवादी माणूस या सर्व पळवाटा बंद करत असतो वा असंही म्हणता येईल की त्याच्याकरताना भिंत असतेना पळवाटा असतात डोळ्यांना पट्टी बांधून तो योग्य मार्गवरून चालू शकतो आणि तरी तो कधीही खड्ड्यात पडत नाही जून 9, एकोणीसशे पंचेचाळीस काही लोक म्हणतात त्याप्रमाणे अनासक्तीभाव अंगी बनवणे कठीण असते आणि तसा तो आहेही परंतु आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळवणे नेहमीच कठीण नसते काय आपण जेव्हा सातत्याने आणि निर्धाराने प्रयत्न करू तेव्हा जे कठीण वाटत होते ते सोपे होऊन जाईल जून दहा एकोणीशे पंचेचाळीस थेंबापासून सागर तयार होतो कारण थेंबा थेंबा संपूर्ण सुसंवाद आणि सहकार असतो माणसालाही हा नियम लागू होतो जून अकरा एकोणीसशे पंचेचा अज्ञान लपवणे म्हणजे अज्ञान अद्न्यान वाढवणे अज्ञानाची प्रामाणिकपणे कबुली दिली तर ते केव्हा तरी जाण्याची आशा असते जून बारा एकोणीसशे पंचेचाळ रामनामाला जशी फार कमी किंमत असते तसेच पाठांतर करुन शिकलेल्या गोष्टीला फार कमी मूल्य असते जून तेरा एकोणीशे हे जर खरे असेल आणि हे अनुभवाचे बोल असतील तर त्यावरून निष्कर्ष निघतो की जे ज्ञान खोलवर मुरते आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग होऊन माणसात परिवर्तन घडवून आणण्याची त्याच्यात क्षमता असते इतकेच की असे ज्ञान स्वतः मिळवलेले असले पाहिजे जून चौदा एकोणीसशे माणसाने जर एखादी गोष्ट केली असेल आणि त्याबद्दल त्याने नंतर खेद व्यक्त केला असेल तर ती गोष्ट त्याने पुरेसा विचार करून केली नसून दडपणाखाली केली असल्याचे दिसून येते जून पंधरा एकोणीशे पंचेचाळ जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला आसक्ती वाटण्याला वाव असतो तेव्हा अनासक्ती भावाची खरी परीक्षा होते जून सोळा एकोणीसशे पंचेच्या आपले दोष विसरणे आणि इतरांचे पाहणे ही माणसाला लागलेली सवय आहे यामुळे स्वाभाविकपणेच अखेरीस निराशा पदरी पडते जून सतरा एकोणीसशे ईश्वरावर श्रद्धा ठेवणे ही जगात सर्वात सोपी गोष्ट असली पाहिजे परंतु ती अतिशय कठीण असल्याचे दिसते जून अठरा एकोणीशे पंचे आपल्या बऱ्याच गैरसमजाचे कारण अविश्वास असते आणि या अविश्वासाचे मूळ आपल्या भीतीत असत जून एकोणीस एकोणीसशे पंचेच्या भीतीशिवाय प्रेम होत नाही असा सर्वसामान्यपणे लोक समज आहे परंतु हे चूक आहे खरे हे आहे की जिथे भीती असते तिथे खरे प्रेम असूच शकत नाही जून वीस एकोणीशे मौनाने सर्व काही साध्य होते असा माझा अनुभव वाढत चालला आहे जून एकवीस एकोणीसशे पंचेचा निरर्थक गोष्टींबद्दल आपण बोलणे बंद केले आणि महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण कमीत कमी शब्दात बोललो तर आपला आणि इतरांचा कितीतरी वेळ वाचू शकतो जून बावीस एकोणीसशे वरील गोष्टीवरून सिद्ध होते की आपण जितका आपला वेळ वाचवतो तितकी आपल्या जीवनात वेळेची भर घालतो जून तेवीस एकोणीसशे याच गोष्टीकडे एका दृष्टीने पाहिले तर आपल्याला राग येतो आणि दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर हसू येते आपण रागवलोही नाही आणि हसलोही नाही तर अधिक चांगले होणार नाही काय जून चोवीस एकोणीसशे खरे बोलणाऱ्याचा आणि त्यानुसार वागणाऱ्याचा प्रभाव आपण दररोज पाहतो असे असूनही त्याचे उदाहरण शब्दातून आणि वर्तनातून गिरवण्याचा आपण कधीही करत नाही जून पंचवीस एकोणीसशे ज्या त्यागाने दुःख होते तो खरोखरी त्यागच नसतो खरा त्याग आनंददायी आणि उन्नत करणारा असतो जून सव्वीस एकोणीसशे खरी मदत केवळ ईश्वराकडून येऊ शकते परंतु ईश्वर कोणाच्या तरी माध्यमातून मदत करत असतो यामुळे जाणून मुजून आपण दुर्बल लोकांची मदत घेऊ नये जून सत्तावीस एकोणीसशे पंचेच्या गुरु तेग बहादूर म्हणतात ज्या जीवनाने किमान होते ते जीवन साधे जीवन असते ज्यामुळे मुळीच वेदना होत नाही ते शुद्ध जीवन असते यामुळे जो माणूस कोणतीही वाईट गोष्ट करत नाही तो पवित्र जीवन जगत असतो जून अठ्ठावीस एकोणीसशे पंचेच्या कुणी जर म्हणत असेल या रस्त्याने सरळ जा आणि माणूस वागत असेल तर तो आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचणे अपरिहार्य आहे हा मार्ग सत्याचा मार्ग आहे या मार्गाने गेलो तर माणूस किमान वेळेत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो जून एकोणतीस एकोणीसशे पंचे जीवनाच्या प्रत्यक्ष मला ईश्वराच्या उपस्थितीची अनुभूती होत असते मग मला कोणाला घाबरण्याचे कारण काय जून 30, एकोणीसशे पंचेचा आज एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला मी जर खरी सेवा करू शकणार नसेन, तर मला जगण्यात कोणतेही स्वारस्य वाटत नाही जुलै 1, एकोणीशे पंचे तुम्हाला कोणी खोटडा म्हणत असेल वा विरोध करत असेल तर तुम्ही तुमचे भान सुटू देऊ नका तुम्हाला जर काही म्हणावायचे असेल तर ते शांतपणे म्हणा अथवा मौन राहणे सर्वात चांगले होईल तुम्ही जर खरोखर सत्याचारण करत असाल तर कोणी तुम्हाला खोटाडे म्हणाले म्हणून तुम्ही तसे होत नाही जुलै दोन एकोणीसशे पंचेच्या असत्य माणसाच्या अंतकरणाला कुरतरते तर सत्य त्याचे पोषण करते जुलै तीन एकोणीशे पंचेच्या खाण्यापेक्षा न खाण्यात जास्त आनंद आहे यातील सत्याचा कोणाला अनुभव आला नाही जुलै चार एकोणीसशे अफवा ऐकू नका आणि ऐकल्याच तर त्यावर विश्वास ठेवू नका जुलै पाच एकोणीसशे पंचेचाळ आपल्या दोषांबद्दलची आणि अपयशाबद्दलची टीका आपण ऐकलीच पाहिजे आपले गणवर्णन नाही जुलै सहा एकोणीसशे पंचेचाळ मी केव्हा आणि ईश्वर केव्हा हे ठरवण्यात विद्वत्ता आहे जुलै सात एकोणीसशे पंचेचाळीक आहे तो निराकार आणि अपरिवर्तनीय आहे आपण त्याच्या आरशासारखे आहो आपण सरळ आणि शुद्ध असू तर तो सरळ आणि शुद्ध दिसतो आपण वाकडे असू तर तोही वाकडाच दिसेल यामुळे आपण नेहमी सर्व प्रकारे शुद्ध आणि पवित्र राहिलो पाहिजे जुलै आठ एकोणीशे पंचेच्या दोष दिसणे ही एक गोष्ट आहे आणि ते सिद्ध करणे ही वेगळी गोष्ट आहे जुलै नऊ एकोणीसशे पंचेच्या जाणून बुजून जो एकांतवास पत्करतो त्यालाच एकांतवासाचे सौंदर्य कळत जुलै दहा एकोणीसशे पंचेच्या जो माणसाच्या पायधुळीजवळ असतो तो ईश्वराच्या जवळ असतो जुलै अकरा एकोणीसशे पंचेचा विचार केल्याशिवाय बोलू वा लिहू नका यामुळे किती वेळ वाचू शकेल याचा विचार करा जुलै बारा एकोणीशे पंचेच्या ज्याप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी तसेच हिंदुस्तान खेड्यात आहे जुलै तेरा एकोणीसशे हिंदुस्तान जर खेड्यामध्ये राहत असेल तर आपण एक आदर्श खेडे तयार करूया आणि तो नमुना संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन करेल जुलै चौदा एकोणीशे पंचेच्या खेड्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण हिंदुस्तानचा विचार केला तर आपण करत असलेल्या बहुतेक गोष्टी निरर्थक वाटतील जुलै पंधरा एकोणीसशे पंचेच्या जीवन मौज मजा करण्याकरता नाही ते आपल्या निर्मात्याचे ज्ञान करून घेण्याकरिता आणि जगाची सेवा करण्याकरता आहे जुलै सोळा एकोणीसशे जीवन जर प्राणीमात्रांच्या सेवेकरिता आणि ईश्वराला जाणून घेण्याकरता असेल तर ते शुद्ध आणि नेमस्त ठेवणे अपले कर्तव्य है